पुस्तक महात्मा ज्योतिराव फुले यांचे चरित्र लेखक पंढरीनाथ सीताराम पाटील वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे राष्ट्रमातांची पहिली शाह गव्हर्नर साहेबांकडून गौरव श्रीवर्गावर आपली कायमची छाप रावी म्हणून पुरुषांनी त्यांच्या मानवी हक्कांची आज हजारो वर्षापासून दिवसाडोळ्या पायमल्ली केली आहे आपणास नऊ महिने पोटात वागवून जन्म देणाऱ्या आईवर अगर बहिणीवर पुरुषांनी वाटेल तसा अन्याय करावा व त्यांना शिक्षणाची बंदी करून अज्ञानात ठेवाव आणि शिक्षण दिल्याने स्त्रिया बिघडतील अशी त्यांची निर्बत्सना करावायाची व आपण मात्र खुशात स्वयवर्तन ठेवावायचे हे सर्वांच लांछनास्पद आहे वैदिक काळानंतर मुलींची शाळा घालून त्यांना कोणी शिक्षण दिले होते असा आमचा इतिहास देखील सांगत नाही वैदिक काळी स्त्रियांना शिक्षण घेण्याची मुबा परंतु मानवी हक्कांचा पुरस्कार करून आधुनिक काळात त्यांच्या शिक्षणाची पहिल्याने जर कोणी काळजी घेतली असेल तर ती ज्योतिरावांनीच होय आधुनिक काळी हिंदुस्थानात ज्योतिराव फुले यांनीच पहिल्याने मुलींची खासगी शाळा काढून स्त्री शिक्षणास प्रथम चालना दिली स्त्री वर्गात शिक्षण प्रसाराचा निश्चय बरेच दिवस निरनिळ्या ग्रंथांचे वाचन केल्यावर ज्योतिरावांच्या लक्षात ही गोष्ट येऊन चुकली की जनता जनार्दनांच्या मानगुटीवर बसलेल्या भिक्षुकी गुलामगिरीचे पाश तोडून त्याला माणुसकी प्राप्त करून द्यावायची म्हणजे जनतेत पहिल्याने विद्याप्रसारच केला पाहिजे कारण विद्या हा राष्ट्राचा प्राण अखंड जीवन आणि माणुषकीची ती ज्योत आहे कोणत्याही सुधारणेचा विद्या हा पाया आहे विद्याप्रसारा वाचून हिंदुस्थान सारख्या मुडदाड भनलेल्या राष्ट्राच्या अंगी केव्हाही मर्दपणा येणार नाही असा विचार करून ते त्या मार्गाला लागले त्यांना वाटल की पहिल्याने श्री वर्गातच शिक्षण प्रसार करावा कारण पूर्वकाळी कौसल्या, देवकी कुंती पार्वती सीता द्रौपदी इत्यादी राष्ट्रमाता सुशिक्षित होत्या म्हणूनच त्यांच्या पोटी मोठमोठे वीर पुरुष पैदा झाले आणि अलीकडच्या काळात देखील शिवाजी जॉर्ज वॉशिंग्टन नेपोलियन बोनापाट इत्यादी जगविख्यात पुरुषांच्या आया सुशिक्षित होत्या म्हणूनच ते इतक्या योग्यतेत चढले प्रत्येक आईची योग्यता फार मोठी आहे प्रत्येक राष्ट्रपुरुष प्रथम आईच्या तालमीत तयार होत असतो त्यातून चांगल्या आईच्या पोटी मुलीही चांगली व्हावा याचीच जिच्या हाती पाण्याची दोरी तीच जगाचे उद्धारी या उक्तीस अनुसरून राष्ट्रातील भावी माताच पहिल्याने सुशिक्षित झाल्या पाहिजेत अशी त्यांची समजूत होऊन प्रथम श्रीवर्गात शिक्षणप्रसार करावायचा असा त्यांनी निश्चय केला पण कोणतीही सुधारणा लोकांपुढे मांडण्यापूर्वी ती प्रथम आपल्या कृतीत उतरून घेणे ज्योतिरावांना अगत्य वाटले व मुलींची शाळा उघडण्यापूर्वी त्यांनी आपला धर्मपत्नीस लिहिणे वासने शिकवायला सुरुवात केली ज्या जातीतील मुलाचंही शिक्षण मिळत नाही त्या जातीतील मुली अक्षरशत्रूच असणार ज्योतिरावांचे कुटुंबही अशिक्षितच होते आपल्या मुलाचे शिक्षण झाले पाहिजे याविषयी गोविंदरावांचा दृढ निश्चय होता व त्या कामी जे जे अडथळे आले ते, ते मोठ्या हिमतीने त्यांनी दूर केले परंतु स्त्री शिक्षणाच्या फायद्याची जाणीव त्याच नव्हती यात नवल नाही ब्राह्मणांची मुली विद्वान झाल्याने त्यांचा फायदा होत आहे हे पाहूनच आपल्या मुलास विद्या यावी अशी गोविंदरावांची इच्छा झाली होती परंतु सुनांनाही विद्या पाहिजे असे त्यांच्या काणी यापूर्वी कधी आलेच नव्हते पुढे ज्योतिरावांनी जेव्हा मुलींची शाळा काढली तेव्हा जे काही कळू ते, ते सहारे स्त्री शिक्षणाविरुद्ध यामुळे मुलाने आपल्या बायको शिकवाव ही गोष्ट अनर्थाव आहे असे गोविंदरावास वाटले व त्याप्रमाणे त्यांनी ज्योतिरावास तसे कळविले परंतु ज्योतिरावांनी कशीबशी वडिलांची समज घातली व स्त्री शिक्षणाचा सर्वत्र फैलाव व्हावा म्हणून ते मुलींची शाळा काढण्याच्या उद्योगास लागले स्त्री शिक्षणाला कडाडून विरोध बरोबर अठराशे अठ्ठेचाळीस सालच्या आरंभीची गोष्ट ज्योतिरावांनी पुण्यात बुधवारपटीतील भिड्यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलीची पहिली शाळा स्थापन केली त्यावेळी त्या कामी त्यांना जगन्नाथ सदाशिवजी या सद्गृहस्थांनी बरीच मदत केली ही शाळा स्थापन झाल्याने गावातील सारे लोक खोळून गेले स्त्रियांना स्वतंत्र असू नये कारण त्या महाकपटी स्वभावता दुष्ट अविचारी विषयी लबाड व मूर्ख असतात त्यांनी भलीभुरी पतीची इच्छा तृप्त करावी हाच त्यांचा धर्म व हेच त्यांच्या जन्माचे कर्तव्य आणि साफल्य स्त्रियांना शिक्षण दिल्याने अनर्थ ओढवतील दिल। अशी हजारो वर्षापासून ब्राह्मणांच्या शास्त्रांनी लोकांची समज घालून दिलेली असल्यामुळे फुल्या यांच्या या शाळेने साऱ्या पुण्यात धर्म बुडाला म्हणून एकच हाकार झाला व स्त्री शिक्षणासारख्या पवित्र कार्यास त्यांनाच हो विरोध होऊ लागला पण शाळेत मुलींची संख्या मात्र झपाट्याने वाढू लागली त्यामुळे ते काम त्यांच्या एकट्याने झेपेना म्हणून आपल्यासारखा फुकट काम करणारा दुसरा शिक्षक कोण मिळवावा याची ज्योतिरावांना मोठी काळजी पडली पेशव्यांच्या राजधानी खुद्द पेशव्यांचे सारे भावमन विरुद्ध असता स्त्री शिक्षणासारख्या अपवित्र व अधर्म प्रसार कार्यास ज्योतिरावांना मदत करून छळ अपमान व जनांकडून आपली छी तू करून घेण्यास कोण तयार होणार दुसरा शिक्षेस मुळीच मिळेना ज्योतिरावांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई या एक रत्ना होत्या त्या नेहमी पतीच्या अर्ध्या वर्षात वागत असत या आपल्या धर्मपत्नी ज्योतिरावांनी आपल्या मदतेस म्हणून मुलींच्या शाळेवर दुसरे शिक्षक नेमले फुले दाम्पत्याचा शैक्षणिक कार्यासाठी संघर्ष आता मात्र काही अधर्म भटांनी आपल्या तोंडासे नरक कुंड बनविले आणि त्या त्यांची त्या त्या जी, जी मनसोक्त गटांगळ खाऊ लागली त्यांनी ज्योतिरावांच्या धर्मपत्नीची निंदा ही आपली पुराणे बनवली पण त्या साध्वीची नुसतीनिंदा करूनच ते थांबले नाहीत तर सावित्रीवेळी शाळे असता कित्येक धर्मशील ब्राह्मणांनी त्या बाईच्या अंगावर दगड व खडे फेकण्यात आपली पुण्याई खर्च केली हे पाहून स्वर्गातील ईश्वरास साध्वीचा छळ करणाऱ्या रावण कुंभकर्णाच्या ब्राह्मण जातभाईबद्दल काय वाटत असेल ते वाटव यावेळी असली अघोर पाप होत असता पुण्यामध्ये ती पुण्यक्रमे समजण्यात येत असत आणि म्हणूनच त्यावेळी वरील कृत्यांचा कोण्या विष्णूशास्त्राने नुसत्या शब्दाने देखील निषेध व्यक्त केला नाही यावेळी पुण्याला नुकत्या सुधारक म्हणून काही ब्राह्मण पुढे येऊ पाहत होते परंतु त्यांच्याकडून वरील दुष्कृत्याचा निषेधच काय पण ज्योतिरावानं स्त्री शिक्षणासारख्या राष्ट्रीय सुधारण्याच्या कामी मदत करण्याचा नव्हे नुसती सहानुभूती दाखविण्याचा देखील हिया होई पुढे सावित्रीबाईंचे संरक्षण करण्याकरता ज्योतिरावांना एक पट्टेवाला ठेवावा लागला पण जेव्हा खडे फेकण्याचा भागुबाई प्रयत्न करू नये त्याचा उपयोग होईना तेव्हा भटांनी कुळाची अब्रू जाण्याची सुन बिघडण्याची व धर्म बुडून बेचाळीस कुळे नरकात जाण्याची गोविंदरावांना धास्ती घातली व सुनेला शाळेत शिकवावयास पाठवू नये अशी त्यांना समज शेजारी पाजारी जातभाई व खरे पण भुळे चिंतक यांनाही सावित्रीबाईंनी शिकवण्यात जाणे ही गोष्ट आवडेना तेव्हा त्यांनी नानाप्रकारे बोलून कधी कधी मन वळवून तर कधी मर्मभेद मा करून असे अनेक प्रकारे गोविंदरावांचे डोके उठविले शेवटी या साऱ्या गोष्टी त्या भोळ्या माझाऱ्यास बरोबर पडल्या व शाळेत शिकवाय जाऊ नये अशी सासऱ्याकडून सावित्रीबाईंना आज्ञा करण्यात आली पण ज्यापासून पिढ्यानपिढ्या अंगवळणी पडलेल्या करारीपणा ज्योतिरावांच्या अंगी पूर्णपणे बांधला होता कसल्याही संकटास भिवून हातचे काम सोडायचे नाही असे त्यांनी आपल्या धर्मपत्नीत सांगितले व शिकवण्यात काही वाईट नाही त्यात पाप अगर अधर्मन नसून उलट पुण्य धर्मनिष्ठा व परोपकारच आहे सा असे सांगून म्हातारीची समजूत घालण्याचा ज्योतिरावांनी परोपरीने प्रयत्न केला परंतु मुलगा आपल्या कुळास बट्टा लावित आहे अशी त्या म्हातारीची पक्की समजूत घातलेली असल्यामुळे हो सुनेने शिकवावया जाण्याचे बंद न केल्यास तुम्ही उभय माझ्या घरातून चालते व्हावे अशी बापाकडून ज्योतिरावास अख्खेची ताकीद दिली गेली त्या बिचाराला कायम आहे की आपण आपल्या ज्या मुलाला घालवित आहोत तोच मुलगा मागेपुढे महात्मा बनून लाखो लोकांच्या अंतकरणात घरे करून निरंतर राहणार आहे म्हणून सासऱ्याची आज्ञा झाल्याबरोबर काय करावे याचा सावित्रीबाई मोठा प्रश्न पडला पथीराजांची आज्ञा पाळावी तर सासऱ्यास व गणगोता सोडावे लागून त्यांचा आपल्यावर रोष होणार आणि त्यामुळे होत आहे त्यापेक्षाही जास्त जननिंदा व सोसावा लागून घरादरा आजच गल्लीवर आपल्या संसाराचे उघडे प्रदर्शन लागणार बरे तसे न करता सर्वांची मर्जी राखण्याचा प्रयत्न करावा तर पतीच्या पवित्र कार्यात खंड पडून पतीच्या आज्ञेचा भंग होतो आणि त्यामुळे आपल्या हातून पतिद्रोवाचे पाप घडून पतिव्रता धर्म पायाखाली तुडूया जातो असे एक न दोनच नव्हे शेकडो विचार त्या साधूच्या डोक्यात आले शेवटी आपल्या जन्माच्या सोप्याच्याच मार्गाने जाण्याच्या त्या माऊलीने निश्चय केला शैक्षणिक कार्यासाठी पडले घराबाहेर सत्यासत्याऐशी मन केले ग्वाही मानयेले नाही बहुमता असा संकल्प करून या उभय स्वार्थास व सुखासमाधानास लात मारली आणि घरातील वडील माणसाला नमस्कार घालून आपले पाऊल घराबाहेर टाकले आणि अशा प्रकारे आपल्या वडिलोपार्जित घराधारास व मिळकतीच त्यांना मुकावे तर लागलेच परंतु आपल्या कृपाळू व प्रेमळ अशा बापाच्या पितृप्रेमापासूनही आपल्या हतभागी ज्योतिरावास आचवावे लागले पण एवढ्या मात्र खरे की प्रतापशाही शिवरायाच्या तिघा मित्राप्रमाणेच ज्योतिरावांना त्यांच्या शाळेतील तिघा मित्रांपासून वेळप्रसंगी यथाशक्ती मदत होत असोतिरावास बरीच मदत केली ज्योतिरावांनी जिला हल्ली फुलेपेठ म्हणतात त्या पटेते घर घेऊन त्यात ते राहू लागले त्याच त्याचवेळी या घराचा 527 नंबर होता ते फुले फुले घर अद्याप पुण्यास फुलेपेठेत फुल्यांचा वाडा म्हणून प्रसिद्ध आह निराळे घर घेऊन त्या, त्या घरात राहू लागल्यावर ज्योतिरावांची त्याच साली म्हणजे अठराशे सालच्या अगदी अखेर जगन्नाथ सदाशिवजी सदाशिवजी बल्लाळ गोवंडे वगैरे मंडळींच्या साह्याने बुधवारपेठेतच मराठा लोकांच्या मुलांना करता एक शाळा काढली परंतु या शाळेत सर्व स्पृष्ट जातींची मुले घेतली जात असून मोठ्या मुश्किलीने या शाळेत करता दोन पगारी शिक्षक त्यांना मिळाले होते त्यामुळे या शाळेविषयी जरा त्यांची काळजी थोडी दूर झाली होती तरी पण बापापासून विभक्त झाल्यामुळे ज्योतिरावाना दारुन बुजून दारिद्र्याशी झगडावे लागून स्त्री शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी आपले रक्त आठवावे लागले महात्मा फुलेंचा गौरव अज्ञानामुळे ब्राह्मणेतर जनतेने त्यावेळी त्यांच्या कार्याची जरी किंमत केली नाही तरी या महात्म्याचे कार्य इतके उच्च होते की विद्याविभूषित अशा परके सरकारास त्यांचा गौरव केल्याशिवाय राहले नाही यावेळी बोर्ड ऑफ एज्युकेशनचे प्रेसिडेंट सर ऑस्किन पेरिसाहेब हे होते सरकारचे बड़ ऑफिसर या नात्याने सरकारात त्यांचे मोठे वजन होते ज्योतिरावांच्या स्त्री शिक्षणाची पवित्र कामगिरी प्रथम त्यांच्या लक्षात आली व सरकारकडून फुल्यांचा योग्य गौरव होऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात यावेळी म्हणून या साहेबांनी मुंबई सरकारास तसे लिहिले त्यांच्या लिहिण्याचा परिणाम असा झाला की इसवी सन अठराशे साली मुंबई इलाक्याचे गव्हर्नर पुण्यास आले त्यावेळी त्यांनी पुण्यास बागेत एक दरबार भरवून ज्योतिरावाणा सरकारमार्फत दोनशे रुपये किमतीची एक शाल अर्पण केली व त्यांचा गौरव केला यावेळीची हकीगत त्यावेळच्या एका कवीनी फारच उत्तम प्रकारे वर्णन केली आहे तो महात्मा फुले यांच्या पोवड्यात लिहितो चाल ज्योतिबाजी ऐका कीर्त बिड्यांच्या वाड्यात शाळेमधी मुली होत्या बहुत ब्राह्मण शेनवी प्रभू ज्ञात परीक्षेत उतरल्या त्वरित गव्हर्नर मग येई गाडीत हो गेले घेऊन विश्राम बागेत हो हारतुरी सवी गळ्यात हो शालजोडी बक्षीस हातात हो साहेब मडमांनी दिला मान हो उपकारी आम्ही झालो हो साहेबाने लुडी पागोटी घरी पाठविले ज्योतिबाने वाटून दिले ज्योतिबाचे मुख पाहून कैक मनी दाले ब्राह्मण अदमुख झाले अतिशद्राचे हित वावे हुमना पडा एका ज्योतिबाचा गुनी महाराज पवाडा एका दीचा राव ज्योती वा फुल्याचा असो या समारंभास लहान मोठे कित्येक युरोपियन व हिंदी सरकारी ऑफिसर आणि शहरातील बरेच मोठमोठे नागरिक हजर होते यावेळी स्त्री शिक्षणाच्या कामी आपणास मदत करणाऱ्या जगन्नाथ सदाशिवजी वगैरे मित्रांचा ज्योतिरावांनी उल्लेख करून गवर गवरसाहेबांचे आभार मानताना जे उद्गार काढले ते ध्यानात ठेवण्यासारखे आहे त्यावरून त्यांच्या अंगी असलेल्या लीनपणाची व कर्तव्य तत्परतेची जाणीव चांगलीच व्यक्त होते ज्योतिराव म्हणाले मी विशेष काहीच केले नाही माझे कर्तव्य मी केले सर्वांनी हाच किता गिरवावा व सरकारने प्रथम स्त्री शिक्षणाकडे ताबडतोब लक्ष पुरवावे ज्योतिरावांच्या या उद्गारांचा त्यावेळी सर्वांवर मोठाच परिणाम झाला इसवी सन अठराशे सुमारास पुण्यास काही हिंदू व युरोपियन लोकांनी दक्षिणाप्राईस कमिटी स्थापन केली होती त्या कमिटीमार्फत फुल्यांच्या या शाळेला पंचाहत्तर रुपये महिना मदत म्हणून मिळू लागली तेव्हा ज्योतिरावांनी एक कमिटी नेमून व पुण्यात मुलींची आणखी 2-3 शाळा स्थापन करून त्या त्या कमिटीच्या ताब्यात दिल्या विश्रामबागेतील फुल्यांच्या भाषणाचा सरकारवर देखील इतका मोठा परिणाम झाला की सरकारने महाराष्ट्रात ताबडतोब मुलींना शिक्षण देण्याची एक नवीन योजना तयार करून त्याप्रमाणे अंमलबारी सुरु केली हे पाहून ज्योतिरावांनी आपल्या शाळा सरकारी शाळा खात्याच्या हवाली करून ते दुसऱ्या कार्याकडे वळले